गोपाल कृष्ण भगवान की जय एकनाथी भागवत अर्थ अध्याय ओवी एक। हे ओंकार उदार आहेस असे म्हणावे तर खरोखर तू कृपण आहेस कारण आपल्या घरी मागण्यास आलेल्या याचकाला तू दुजेपणाने दारापर्यंत सुद्धा फिरकू देत नाहीस तुझी व मागणाऱ्याची अकस्मात जेव्हा भेट होते तेव्हा त्याला तू गिळावयाला धावतोस आणि त्याला पाहताच त्याच्या सहित आत्मसात करून टाकतोस जे जे कोणी तुझ्या पाशी मागावया दडपून देतो त्यांची सोडवणूक करावयाला स्वप्नात सुद्धा दुसऱ्याची भेट होत नाही तुझी अणुमात्र प्राप्ती ज्याच्या हाताला अकस्मात चढते त्याची संसार संपत्ती तू खरोखरच सर्वस्वे करून नागवून सोडतोस थगाचा विडा खाल्ला तर तो आपल्याच घातास कारणीभूत होतो त्याप्रमाणे तुझी प्रसन्नता झाली तर ती दुसऱ्याचा जीवच नाहीसा करते जे जे तुझ्यापाशी मागावयाला आले ते, ते सर्वस्वी नागवलेच शेवटी त्यांना तू नागवे उघडे केल्यामुळे ते त्रिभुवनात निर्लज्जपणाने भटकू लागतात अशी तुझी निर्वाणस्थिती असताना तू उदार आहेस अशी कीर्ती कशी होणार असे म्हणशील तर तोही चमत्कार ऐक पूर्वी उदार म्हणून ज्यांची कीर्ती वर्णन केलेली आहे त्यांनाही तू आत्मसदृशन स्वतःला तू दान देऊन टाकलेस आणि ते दिलेले दान तू कल्पांतिही परत घेत नाहीस स्वतःचे दान केलेले असल्यामुळे तू दासांच्या आधीन होऊन राहतोस आणि म्हणून मग तू सर्वस्वी त्यांचा छंदानुवर्ती हो नाचतोस बळीने सर्वस्व दान केले पण शेवटी तू त्याची स्वतः अग्रपूजा पण शेवटी तूच त्याची सेवा करू लागलास त्याच्या करता स्वतः अनेक प्रकारचे संकटे सोसलीस इतकेच नव्हे तर आपल्या हाताने त्याच्या घरची उष्टीसुद्धा काढलीस तुझा आवडता भक्त अंबरीश राजा त्याचे गर्भवास तू आपल्या अंगावर घेतलेस हे ऋषिकेशा गवळ्यांनी तुझे संगोपन केले पण अखेर त्यांचे संरक्षण करणारा तूच तात्पर्य भक्तांना स्वस्वरूप देण्याचे औदार्य एक तुझ पाशीच आहे हे दयाळा ऋषिकेशा हे सामर्थ्य इतरांना नाही असा तू परम उदार असून राजाला व रंकाला सारखाच आहेस जेथे भाव असतो तेथे निश्चयपूर्वक आपोआप सापडतोस त्या तुझ्या प्राप्तीसाठी योगी सदा सर्वदागिरी कंदरात जाऊन बसतात कोणी भोग सोडून देऊन विरक्त होतात आणि कोणी तर सर्वस्वाचा त्याग करतात कोणी दाही दिशा भटकत फिरतात कोणाला तुझा करता वेळ लागते पण तुझे क्षणभरही दर्शन स्वप्नात सुद्धा त्यांना होत नाही तथापि अशांना सुद्धा तुझी प्राप्ती एका रीतीने सुलभ आहे ते जर संत चरणी अत्यंत भक्तिभावाने व निसीम प्रेमाने रंगून जातील प्राप्ति हो संत जो जातो त्याला असतो याकरता संतांची जी जी रूपे आहेत ती ती श्रीहरीचीच रूपे होत म्हणून संतांची कृपा संपादन करण्यासाठी मोठ्या उत्कंठेने प्रयत्न करावा त्यांना ज्ञानार्थाच फार वेड, म्हणून या ग्रंथाच्या निमित्तान मी सहज त्यांचरणांची सेवा करीन संतांची कृपा कृपादृष्टी हेच माझ्या डोळ्यांच अंजन आह त्यांच्या कृपेचा उदय होताच श्री जनार्दन प्रकट होतो त्या श्री जनार्दनांच्या सिला गुरुत्वाच आडनाव देऊन निजस्वभावानुसार जीवाभावान भजनाला पुढ सरसावलो आह भज भजक व भजन या विविध भावना एकाच चिदात्म स्वरूपी असलेल्या दाखवून जगज्जीवनाची निजभक्ती जनी जनार्दनात करता येते शुद्ध अभेद भक्ती तीहीच हीच परम ऐक्याच्या योगाने भजनाला अधिकच गोडी येते आणि भक्तांची आवडी अधिकाधिक वृद्धिंगत होते भक्तांच्या प्रेमासाठी देव आपले सर्वस्व खर्च करतो अशी अभेद भक्तीची गोडी आहे ती गोविंदाला फारच प्रिय आहे म्हणूनच भक्तांच्या योगक्षेमाचा भार श्रीधर स्वत वागवतो आणि तशा भक्तांना तो स्वतः भवसागराच्या पैलथडीला नेऊन पोचवतो आपल्या भक्तांचा देहभाव भार देवाधिदेव आपण स्वतः वागवतो तर मग अहो अभक्तांचा देह वागवावयाला दुसरा कोणी आहे की काय असे म्हणाल तर सांगतो की भक्तांना अहंता नसल्यामुळे देवालाच तो वागवावा लागतो आणि अभक्तांना पूर्ण देहाभिमान असल्यामुळे त्यांच्या निरभिमान असतो तोच पूर्णपणे भगवत भक्त होय ज्याच्या अंगी देहाभिमान आहे त्याला भक्तपणा कधीच घडावायाचा नाही देव निजभक्ताचे लिलेने रक्षण करीत असल्यामुळे त्याच्या केसालाही धक्का लागत नाही तो मोठ्या आनंदाने आपल्या भक्तांना निर्भय करून निजसुख देऊन तारतो याकरता निरभिमानपणाने जे भक्ती लागतात ते विघ्नांच्या माथ्यावर पाय देऊन निश्चय करून भगवत पदाला पोचतात यानंतर राजाने भक्तांची स्थिती अशी आहे तर मग अभक्तांची काय गती होते हे विचारण्याकरता प्रश्नास सुरुवात केली या पाचव्या अध्यायात अभक्तांचे लक्षण व त्यांची गती यांचे निरोपण करून निरनिराळ्या युगात श्रीहरीचे पवित्रिधान कसकसे असते तेही सांगणार आहेत अवतार चरित्रे व पराक्रम सांगून चौथा अध्याय संपवला आता मुनी अभक्तांची लक्षणे राजा विचारित आहे राजाने विचारले हे श्रेष्ठ आत्मज्ञानी योगेश्वरांनो ज्यांच्या भोगेच्छा पूर्ण झालेल्या नसतात तसेच ज्यांचे मन स्वाधीन नाही त्यामुळे जे लोक भगवंताचे बहुदा भजन करीत नाहीत अशा लोकांना कोणती गती प्राप्त होते राजा हे मुनी हो, भगवत जो होतो, अशा अभक्त मनुष्याला कोणती गती प्राप्त होते जे कामामुळे मदांध झालेले क्रोधाने संतप्त झालेले अतिलोभाने लोभिष्ठ बनलेले आणि प्रपंचात सर्वदा घडून गेलेले तसे जे गर्वाचे केवळ पुतळे व अहंकाराचे शिरोमणी विकारांचे लोंढे आणि विकल्पांची उघडलेली खाणच ज्यांच्या सद्बुद्धीच्या आड महामोहाचे गडद आभाळ आलेले जे कपट करण्यात अतिकुशल जे अतिलोभाने ग्रासलेले जे दिवसाढवळ्या दिसत नाही ते घुबडे अंधारात पाहतात त्याप्रमाणे जे परमार्थात अंधळे असून प्रपंचामध्ये मात्र मोठे पंडित ज्यांना आत्महित कळत नाही आणि ज्ञान विकून काम वाढवित असतात असे जे अभक्त त्यांना खरोखर गती कोणती हे मला सांगावे आपल्या सारखे आज माझ्या निश्चय करून एवढ्या प्रश्नाचे उत्तर सांगावे याप्रमाणे राजाने अभक्तांची दशा काय असा प्रश्न मुद्दाम विचारला तेव्हा त्याचे उत्तर सांगण्यासाठी नवयोग्यांपैकी आठवा योगी मोठ्या आनंदाने पुढे सर सावला चमस म्हणाला विराट पुरुषांच्या मुखापासून सत्व प्रधान भुजान भुजांपासून सत्व रज प्रधान क्षत्रिय मांड्यांपासून रज तम प्रधान वैश्य आणि चरणांपासून तम प्रधान शूद्र अशी गुणांनुसार चार वर्णांची उत्पत्ती झाली आहे तसेच त्यांच्याच मांड्यांपासून गृहस्थाश्रम हृदयापासून ब्रह्मचर्य वक्षस्थळापासून वानप्रस्थ आणि मस्तकापासून संपन्न झाले आहेत जे लोक प्रत्यक्ष अनादर करतात ते वर्णाश्रमापासून च्युत होऊन अधोगतीला जातात चमस म्हणाला सर्व जगाचा जो जनक तोच एकमेव मुख्य गुरु होय त्याला जो अविवेकी पुरुष भजत नाही तो सर्वस्वास नाडला म्हणून समजावे चारही आश्रम आणि चारही वर्ण त्या मूळ पुरुषापासूनच जन्मास आले आहेत हे राजाधी राजा, राजा त्यांच्या उत्पत्तीचे स्थान सांगतो ते ऐकून घे मुखापासून वेदवेते ब्राह्मण जन्मास आले बाहूंपासून क्षत्रिय जन्मले मांड्यांपासून वैश्यवर्ण उत्पन्न झाला आणि शूद्रवर्णांचे जन्मस्थान चरण होत मुळात गुण तर तीनच आहेत आणि गुणांच्या योगानेच वर्ण झाले आहेत तेव्हा तीन गुणांमधून चार वर्ण कसे जन्मास आले तर सांगतात शुद्ध सत्व गुणाने ब्राह्मण झाले सत्व आणि रज यांच्या मिश्रणाने राजे म्हणजे क्षत्रिय झाले रज आणि तम मिळून वैश्यवर्ण झाला आणि तमोगुणाने शूद्र वर्ण झाला ब्राह्मण क्षत्रिय आणि वैश्य हे तीन वर्ण द्विजन्मे म्हणजे उपनय संस्कारामुळे दोनदा जन्मास येणारे त्यांना गायत्री मंत्राचा आणि वेदाध्ययनाचा अधिकार आहे शूद्र मात्र संस्कार रहित आहेत असे तू समज ब्र्याश्रम आणि गृहस्थाश्रम हे त्या तीनही वर्णांना अवश्य प्राप्त होतात पण ब्राह्मण मात्र चारही आश्रमांना आश्रयभूत असतात हे लक्षात ठेव गृहस्थाश्रम हा त्या विराट पुरुषाच्या चरणस्थानी ब्रह्मचर्याश्रम हृदयस्थानी वानप्रस्थाश्रम वक्षस्थानी आणि संन्यासाश्रम हा शिरस्थानी असतो अहो असे पहा की या ब्राह्मणादिवर्णांना ज्याच्यापासून जन्म प्राप्त होतो त्या देवाधि देवाला जर भजले नाही तर प्राप्त झालेला उत्तम देह अधपाताच जातो पूर्व मीमांसा व उत्तर मीमांसा तसेच नानाशास्त्रांतील विचार त्यांचे स्वरूप व सिद्धांत इत्यादी सांगण्यामध्ये पटाईत सारांश शब्द पांडित्य करण्यात मोठे चतुर अशा प्रकारचे जे पंडित ते ज्ञानाभिमानाने अभिमानामुळे स्वप्नातही परमार्थाला ओळखत नाहीत ते खरोखर अज्ञानपणामुळेच श्री जगन्नाथाला भजत नाहीत उसाच्या गोडीची लज्जत शेळीला माहीत नसल्यामुळे ती पालाच कोरताडू लागते त्याप्रमाणे हरिभक्तीची गोडी न समजल्यामुळे पंडितपणा मिरवतात ते गर्वाने भक्ती मार्गाची हेटाळणी करतात ज्ञानाभिमानाने ते अतिशय उन्मत्त झालेले असतात ज्वरिताचे मुख ज्याप्रमाणे दुधाला कडू विष मानते त्याप्रमाणे ज्ञानाच्या गर्वाने पंडित लोक हरिभजनाला विनमुख होतात अशा प्रकारे ज्ञानाच्या अभिमानास पेटून जे हरिभजनाला परांगमुख होतात ते चतुर्वर्णांमध्ये जरी श्रेष्ठ असले तरी अधपतनातच पडतात फार काय सांगावे वर्णामध्ये श्रेष्ठ ब्राह्मण असून जो हरिचरणाला विन्मुख असतो त्याच्याहून भगवत भजनात प्रेमळ असलेला चांडाळ सुद्धा श्रेष्ठ होय अमी मुक्त आहोत असे मानून जे भगवत भजन करीत नाहीत ते पश्वादिशो योनि जन्ममरणाचे फेरे घेत अधपतनातच पडतात मनुष्य देहास येऊनही जे ईश्वर भजन करीत नाहीत ते स्थान होऊन अधपतनाने अत्यंत कष्ट व घोर यातना भोगतात ज्ञानाभिमानाने जे भजन करीत नाहीत त्यांचा भयंकर अधपात होतो तर हे राजा अज्ञानांनासुद्धा तीच गती होईल असे मात्र निखाल समजू नको पुष्कळशास्त्री आणि शूद्र इत्यादी भगवंतांच्या कथा आणि त्यांचे नामसंकीनाची सोय उपलब्ध करून देऊन त्यांच्यावर दया करावी एकाच बापाची दोन मुले पैकी एक जाणते व एक नेणते त्यांना पित्याचा अपमान केला तर तो त्या जाणत्यालाच मारतो पण तान्हे पित्याच्या डोक्यावर चढले त्याने पित्याला लाथा सुद्धा मारल्या तरी त्याला दोष लागत नाही दोषांचे खापर जाणत्याच्या माथ्यावर ज्ञात्यांकडून भजन राहिले तर त्यांना महादोष ग्रासून टाकतात आणि अज्ञानी परंतु भाविक असतात ते साधूंच्या कृपानुग्रहाने तरुण जातात अज्ञान विशेष दोष नसल्यामुळे तो साधूवर विश्वास ठेवल्यानेच शुद्ध होतो ज्ञानाभिमान याचा भाव विरुद्ध असतो यामुळे त्यालाच दोषांची बाधा होते अज्ञानी हा विश्वास ठेवून साधूला वंदन करतो आणि ज्ञानाभिमानी असतो तो दोघांचीही निंदा करतो म्हणूनच खरोखर त्याला हटकून दोषांची अतिशय बाधा होते साधूवर विश्वास ठेवल्याने अज्ञांनाही से होते पण ज्ञानाभिमान अतिशय तर्कवितर्क असतात त्यामुळे त्यांचा विश्वास कोणावरच बसत नाही अभिमानाच्या हट्टानेच त्यांना पतन प्राप्त होते याचा नीट विचार केला तर असे दिसून येते की अहंतेचे बंधन मोठे असते अभिमानासारखे खोटे आणि वाईट त्रिभुवनात दुसरे काही नाही अभिमान हा प्रत्यक्ष ईश्वराला सुद्धा बाधक होतो अभिमानामुळेच ईश्वर शबल मायोपाधीने युक्त होतो अभिमानाने देहबुद्धी उत्पन्न होते आणि तीच सुरनरांना बाधक होते या जे लोक अज्ञानी असतात ज्यांना ज्ञानाभिमान नसतो त्यांनी जर साधू सज्जनांवर पूर्ण विश्वास ठेवला तर ते त्यांच्यावर अनुग्रह करतात ज्यांना निचवर्णाचे समजतात ते शूद्र व स्त्रिया इत्यादी ज्यांना शास्त्र श्रवणाचा किंवा वेदश्रवणाचा अधिकार नाही असे पण त्यांच्या ठिकाणी जर पूर्ण सद्भाव उत्पन्न झाला ते मग कनिष्ठ जातीचे का असेनात संतांच्या कृपेला पात्र होतात तितका अधिकार त्यांना एका विश्वासानेच प्राप्त होतो जनक राजा म्हणाला पूर्ण भावार्थी असतात त्यांना हे कृपामूर्ती हे दयाळा तुम्हा सारखे साधूसंत अनुग्रह देऊन तारतात चमसमुनी म्हणाला याप्रमाणे अज्ञानी तरतात परंतु ज्यांच्या मनामध्ये ज्ञानाभिमान भरलेला असतो ते ब्रह्मदेवादिकांना सुद्धा तारवत नाहीत तेंची ही स्थिती मुनी सांगत आहेत ब्राह्मण क्षत्रिय आणि वैश्य जन्माने वेदाध्ययनाने तसेच उपनयनादी संस्कारांनी भगवंतांच्या चरणापर्यंत जाऊन पोहोचले आहेत तरीसुद्धा वेदांतील अर्थवादामुळे ते कर्मफलात आसक्त होतात जे अज्ञान व हीन वर्णाचे असतात ते संतांचे पाय धरून आपल्या पूर्ण विश्वासाच्या योगाने जन्ममरण चुकवतात बाकीचे व्रतबंधामुळे दोनदा जन्म पावणारे म्हणजे ब्राह्मण क्षत्रिय आणि वैश्य हे स्वाभाविकपणे हरिचरणाकडे पोचलेले असतात परंतु अधिकारी काय ते आम्ही वेदांचे ज्ञान आम्हालाच आहे अशी आपल्या जन्माची आढ्यता बाळगूनच ते गर्वाने ताठून जातात आपले जन्म उच्च आपले कर्म उच्च आम्ही अग्रपूजेचे अधिकारी असा पूज्यत्वाचा अभिमान वेदातील ज्ञान पाहू गेले तर तात्पुरतेच पण तोच वेदाभिमान अगदी शिरा शिखरावर नेऊन ठेवतात मौंजी बंधनाचा व गायत्री मंत्राचा ज्यांना पूर्ण अधिकार हरीच्या भजनाची आवड ज्यांचे पाय धरले असता हरीची भेट होत असते असे जे उत्तम ब्राह्मण त्यांनाही वेदवादी करून ज्ञानाचा अभिमान होतो आणि त्याच गर्वामुळे त्यांना मोह पडतो तेच निरूपण चमसमुनी स्पष्ट करून सांगत आहे त्यांना कर्माचे रहस्य कळत नसते मूर्ख असूनही ते स्वतःला पंडित समजतात आणि अभिमानातच गुरफटून जातात ते गोड शब्दांनी भुलून जातात आणि त्या गोड फलस्वरूपवाणीची चटक लागलेले ते मूर्ख स्वतःही स्वर्गसुखांची वाखाण करू लागतात विधी विधान मंत्र काही एक कळत नाही कोणत्या कर्माला कोणते तंत्र हेही कळत नाही असे असून गर्व मोठा आणि ज्ञातेपणाचा ताठा तर काही विचारूच नाही गारुड्यापाशी विद्या थोडीच असते पण साऱ्या अंगावर चांद ताईत वगैरे सोडतो पतंग नावाच्या तांबूस रंगाच्या लाकडाच्या शिजवलेल्या पाण्याची पुढे देऊन स्फटिकाला ज्याप्रमाणे माणकाचे तेज आणावे त्याप्रमाणे शुद्ध मूर्ख असणारेही ज्ञानाचा खोटा अभिमान बाळगतात आपल्याला विधान माहित नसते आणि जाणत्यालाही ते विचारून घेत नाहीत लोकात प्रतिष्ठा करता आपल्याच मताने कर्म करतात खोट्या गोडगोड शब्दांनी वाचाळपणा मात्र करतात व भोग भोगण्यात लव मात्रही सुख नाही अशा अप्सराधिक भोगासाठी लाल गोट इह लोकाचा व परलोकाचा नादाला मात्र लावतात येथे उत्तम उत्तम भोग उत्तमोत्तम पुढे तर स्वर्ग सुख ठेवलेलेच आहे अशा वचनाला भूलून बिचारे यज्ञ करण्याकडे धाव घेतात करता खर्चा खाली सर्वस्वी बुडाला तरी चिंता नाही पण आपल्याकडे आचार्यपणा यावा अशी त्यांची बुद्धी असते तशा बुद्धीने यज्ञाचा खटाटोप ते आरंभतात आपली अतिशय प्रतिष्ठा वाढावी म्हणून नाना प्रकारचा प्रकारच्या कर्मचे रसाला अमृत समजतो आणि त्याचे बोलणे गोड वाटून स्वाद घेण्याच्या इच्छेने इतर लोकही मद्यपान करण्याला प्रवृत्त होतात पण ते घेतल्यापासून होते काय तर आपले असलेले देहभान देहभानसे होते आणि तात्काळ करंटेपणा व पिशाच होतो। तद्वत असे देतात। इच्छेला लंपट झालेले असतात ते जाणून बुजून त्या कामाला प्रवृत्त होतात अळी काही भिंतीचे उल्लंघन करू शकत नाही तरी चढावयाचा प्रयत्न करतेच आणि चढता चढता आपोआप खाली पडते तसेच स्वर्गसुखाला ही पतन निश्चित आहे कर्माच्या आसक्तीने काम व लोभ अतिशयच वाढतात आणि त्यामुळे ढोंग करणे भाग पडते आणि त्या ढोंगामध्ये क्रोधाचे तर काय भरतेच येऊन आदळते रजोगुणामुळे त्यांचे संकल्पही भयंकर असतात त्यांच्या इच्छांना तर सीमाच नसते सापासारखा त्यांचा क्रोध असतो असे हे ढोंगी घमेंडखोर पापी भगवंताच्या प्रिय भक्तांची खिल्ली उडवतात पण त्याला ते बिचारे तरी काय करतील त्यांचे शुद्ध सत्वच मुळी नाहीसे झालेले असते त्यामुळे ते रजोगुणाने कामाकडे येऊन खरोखर अत्यंत कामासक्त बनून राहतात तेव्हा अप्सराभोगांची इच्छा दानगी लागून स्वर्गसुखाची अत्यंत गोडी वाटते म्हणून यज्ञाचा प्रकार आरंभून पुण्याची जोड जोडावयाला धावाधाव करतात तेव्हा मंत्र तंत्र शुद्धी द्रव्य शुद्धी किंवा यज्ञ यागाचा विधीही ते पाहत नाहीत त्यामुळे स्वर्गप्राप्ती तर होतच नाही पण उलट ते दुर्बुद्धी धारण करणारे लोक त्या अविधी कृत्याने शिळी झाल्यावर जशी कडवट होते त्याप्रमाणे त्यांची ती इच्छा म्हणजे काम पूर्ण झाला नाही कि क्रोध त्यांच्या सर्वांगामध्ये भडकतो किंवा कोरफड जस जशी पिकत जाते तसतसा ती कडूपणा वाढत जातो त्याप्रमाणे कामाचा भंग झाला की क्रोध भयंकर माजतो क्रोध हा खरोखर काळसर्प आहे तो द्वेषाचे पूजते क्रोधाचे वसती स्थान असे आहे ह्या स्थानावर तमाचा चव्हाटा भरतो व दंभाच्या सराफ कट्ट्यावर हिंकसाचा खोटा विक्रामतो मग जो जो मनुष्य भेटेल त्याला मुद्राने पाप स्वधर्माचा पाडा पदोपदी वाचतो पण अधर्माची खाण उघडून निखालस खोटे कर्माचरण करू लागतो त्यामुळे पापाचाराचे पी, पीक पिकून त्याची गगनचुंबित डोंगरासारखी रास होते तेव्हा परे व वाईट एका जगात सर्वांच्या ठिकाणी ते दोषच पाहतात तशातूनही कोणी निर्दोषी दिसलाच तर त्याची थट्टा करून त्यावर नसते आरोप लागतात याप्रमाणे अभिमानास चढलेले असतात त्यांना पापबुद्धीची दृढ बाधा होते ते सहज बोलू लागले तरी सदोदित साधूंची निंदाच बोलत असतात जे हरीला आवडतात जे निरंतर हरीची भक्ती करतात त्यांचा हे नेहमी उपहास करतात त्यांचे गुणही दोषरूपाने बोलत असतात ब्राह्मण हरीचे नामस्मरण करू लागले तर त्याला अधर्म असे हे म्हणतात नामसंकीर्तनाचा गजर ऐकून हे त्यास महापाप असे म्हणतात असा जो हरिनामाची निंदा करणारा असेल हरिकीर्तनाविषयी दुर्बुद्धी धरणारा असेल तो खरोखर दुष्ट व भजन वैरी चांडाळ म्हणून समजावे ते स्त्रियांच्या सहवासात राहून गृहस्थाश्रमामध्ये सर्वात अधिक सुख तेच असल्याचे सांगतात ते अन्नदान यज्ञविधी दक्षिणा इत्यादी नसलेले यज्ञ करतात आणि हिंसेचा दोष लक्षात न घेता पोटासाठी बिचाऱ्या पशूंची हत्या करतात स्त्री कामाने अगदी वेडावलेले मैथुना परते सुखच नाही अशा भ्रमास्तव कामासक्तीने मूर्ख बनलेले लोक निश्चयाने स्त्रियांचीच उपासना करतात अशा प्रकारे मूर्ख लोक शब्द पांडित्याचे चातुर्य दाखवून सांगतात की नाना प्रकारच्या भोगविधीने स्त्रियांचा उपभोग घ्यावयाला मनुष्यजन्म हीच एक मोठी सिद्धी आहे स्त्री समागमात हे प्रत्यक्ष सुख मिळते ते सोडावयाला लावतात ते महामूर्ख होत त्या महामूर्खांनी वैराग्याचा मिशाने पुष्कळ लोकांना ठकवले आहे घरातील अनेक प्रकारचे भोगविलास आणि सोन्यासारखी स्त्री सोडून ज्यांना वैराग्याची उत्कट इच्छा होते त्यांना त्यांचे कर्मत शिक्षा करते आणि दैवच त्यांना नागवून वनाला पाठवतेश्रमात गुर, काय देव नाही म्हणून वेड्यासारखे वनात धावतात देव जर खरोखर वनातच असता तर हरणे ससे आणि वाघ का जात नाहीत आसन घालून ध्यान केल्याने जर देव भेटतो तर बगळ्यांचे कळप तक्षणी का बरे उद्धरून जात नाहीत एकांतात गुहेमध्ये राहून जर देव भेटतो तर बिळात राहणारे उंदीर तरुण न जाता घरोघरी चिवछिव करीत का फिरले असते देव मोठा सर्वज्ञ आहे त्याने पशुपक्ष्यांचा जोडाजोडाच जोडा निर्माण करून ठेवला आहे पण त्या परमेश्वरालाच लोकांनी वेडा ठरवून सर्व परित्यागाचा मोठा बडेजाव करून ठेवला आहे आनंदाचे स्थान काय ते एक जननेंद्रिय हे देवाचेच वेदातील वचन आहे पण अज्ञानी लोक त्यालाही धाब्यावर बसवून त्यागाचंच मोठं बंड माजवतात मैथुनामध्ये परमानंद हा देवानेच करून ठेवलेला आहे पण मूर्ख लोक त्याचाही त्याग करून वैराग्य घेऊन संन्यासी होतात जगात जे केवळ वेडे असतात तेच स्वतः संन्यासी होतात देवच त्यांना दंड देऊन दारोदार भीक मागावयाला लावतो आपल्या स्त्रियला टाकून देऊन कर्म सोडून जे संन्यासी होतात त्यांना तो स्त्रीशापच बाधून पोटभर भिक्षाही मिळत नाही हा त्यांना हातावरचा दंड आहे मिशा बोडून मुंडन करणे आणि भगवे गुंडाळून भटकावयाला लावणे एवढी घोर विटंबना स्त्री शापामुळे झाली दोहो हातात खूपशी माती घेऊन ती डुंगणाला लावतात आणि तिन्ही त्रिकाळ पाण्यामध्ये बुड्या मारतात अशीही शिक्षा त्यांना स्त्री शापाने दिलेली आहे धुंगणाला लंगोटी लावून दिली व हातात झोडी लावून दिली तर त्यावर आणखी दंड देऊन स्त्री शापाने संन्याशांना भीक मागायला लावले स्त्री सुखासारखे सुख नाही आणि स्त्री त्यागासारखे पातक नाही हेच न समजल्यामुळे अनेक मूर्खांनी वैराग्य रूपाने सर्वसंग परित्याग करून शासन करून घेतले आहे एक स्त्री संघाशिवाय दुसरे कितीही सुखोपभो घेतले तरी ते उद्वेगरूप आहेत सुदैवाने ते भाग्यसंपन्न असतात ते सदाणे हाच देवाचा प्रसाद होय आणि ते भोग टाकणे हाच देवाचा क्षोभ होय स्त्रियाधी प्रत्यक्ष असलेले भोग टाकून देऊन पुढे आपल्याला मोक्ष मिळणार असे म्हणणेच मुळी आहे वेदांतातील वैराग्यवादाने मात्र त्यागाची बुद्धी कधीही देऊ नकोस सर्वस्वाचा त्याग करून भीक मागावी त्यापेक्षा मरण आलेले बरे मुक्ती ही कोणीच पाहिलेली नाही पण सध्याची विपत्ती मात्र साऱ्या जगाच्या दृष्टीच पडते कोणाला तरी मुक्ती प्राप्त झालेली कोठे तरी दृष्टीस पडली असती तर ती खरी आहे असे मानता येते पण तसे मुलीच नाही त्या अर्थी वैराग्याने सर्वस्वाचा त्याग करावा म्हणतात ते व्यर्थ आहे अशी त्यागाची निंदा करून सदा सर्वदा भोग भोगावे असेच ते म्हणतात आणि अशा तऱ्हेचे आशीर्वाद परस्परां देतात स्त्री सुख हेच अत्यंत श्रेष्ठ असे मानून स्वतः सदा सर्वदा स्त्रै बनून राहतात मग काय जागृतीत स्वप्नात व सुशुक्तीत रात्रंदिवस स्त्रियेचे भजन नाही वाढवडिलांचे पूजन नाही अतिथीला अन्न नाही सर्वस्वी स्त्रिये स्त्रीचे मन दुखू द्यावयाचे नाही स्त्रीचे वचन कधी उल्लंघन करावयाचे नाही स्त्रीच अनुसंधान धरून वागवयाच सदा सर्वदा सद्भावाने स्त्रीचीच आराधना करावयाची कुल देवता नाही कुलवृत्ती नाही माता पिता किंवा सद्गुरू यांची भक्ती नाही पैसा अडका सारा बायकोच्या हातात देऊन आपण सर्वस्वी तिच्या अधीन होऊन वागावयाचे असे हे स्त्री लंपट लोक स्त्रीभोग भोगण्यासाठी द्रव्यार्जन करावे म्हणून केवळ दंभाने उदरभरणा करताच यज्ञ यागाला आरंभ करतात अन्नदान इत्यादी नसलेले आणि हिंसेचाही त्या दांभिकांच्या मनात हेतू नसतो फक्त तात्कालिक निर्वाहाचे साधन व्हावे एवढीच त्यामध्ये युक्ती योजलेली असते यज्ञाची दीक्षा घेतली यज्ञ कंकण हातात बांधले कि माझी प्रतिष्ठा वाढेल मी मोठमोठ्या लोकांनाही पूज्य होईल अग्रपूजेचा मान माझ्या वाट्याला येईल अशा उत्कट हेतूनच तो यागाला आरंभ करतो निर्वाहाचे व प्रतिष्ठेचे अनेक विचार मनामध्ये आधीच योजून ठेवतो आणि मग यज्ञ याग सुरू करतो पण ह्या कामात खोऱ्याने पैसा ओढीन हाच त्याचा कृतनिश्चय असतो विधि विधानाकडे त्याची नजर नसते शुद्ध मंत्रोच्चाराबद्दल आदर नसतो अन्न ही न शिजवता कोरड्या धान्यानेच तो हवन करतो मी स्वतः यज्ञ करतो आहे असे साऱ्या जगाला सांगत सुटतो आणि त्या यज्ञाच्या निमित्ताने आपला योग क्षेम तो चालवतो स्वतःला विधिविधान माहीत नसावयाचे आणि जाणत्यालाही विचारावयाचे नाही पण असले शठ नष्ट ढोंगी लोक पशुला मारावयाला मात्र उद्युक्त होतात त्यातील जिकडे ठाव ठिकाणा नाही तिकडे पूजा कशाची आणि दक्षिणा कशाची आपल्या ज्ञानाच्या गर्वाने सत्पात्राचा अनादर व अवहेलना मात्र करतात केवळ के, के करताच पशुची हिंसा करू लागतात आणि आम्ही करते असा त्रैलोक्यामध्ये टेंभा मिरवतात फक्त उपजीविकेच्या दुराशेने अविधीने हिंसा करतात त्यामुळे मला पातक लागेल अशी त्यांचा मनाला कधी खंतही वाटत नाही धन वैभव कुलीनता विद्या दान सौंदर्य सामर्थ्य आणि कर्म यांच्या घमेंडीने ते आंधळे बनतात असे हे दृष्टी भगवत प्रेमी संतांचा इतकेच नवे, तर ईश्वराचा सुद्धा अपमान करतात असा क्रम चालू असतो त्यावरही आणखी संपत्ती मिळाली तर मग विचारूच नका मस्ती आलेल्या हत्तीसारखा गर्वाने तो डुलूच लागतो किंवा ओढ्याला लोंढा आला म्हणजे त्याने जशी वाळलेली लेणके वाहून न्यावी किंवा माकडाच्या तोंडाला जसे दारूचे भांडे लागावे त्याप्रमाणे खरा ज्ञा काय तो एक मी असे म्हणून तडातड नाचावयास लागतो आमच्यापुढे ज्ञानी असा बिचारा दुसरा आहे तरी कोण